श्लोकार्थ श्लोकारचा प्रकाश पडतो तेव्हा सत्वाची वृद्धी झाली आहे असे समजावे हे भरतश्रेष्ठा लो प्रवृत्ती कर्मारंभ उच्चृंखलपणा आणि इच्छा ही चिन्हे रजोगुणस्थची विशेष वृद्धी झाली असता उत्पन्न होतात विवेकाचा नाश उद्योगाचा कंटाळा दुर्बल आणि मोह ही चिन्हे सत्वाची वृद्धी झाली असता जर प्राणी मृत्यू पावला तर तो महत्त्वा असणाऱ्यांना जो उत्तम लोक प्राप्त होतो त्या उत्तम लोकाप्रत ब्रम्हलोकाप्रत जातो रजोगुणाची वृद्धी झाली असता जर प्राणी मृत्यू पावला तर कर्माच्या ठाई आसक्त असे जे जन त्यामध्ये तो जन्म पावतो आणि तमोगुणाची वृद्धी झाली असता जर मृत्यू पावला तर तो पशु इत्यादी मूढ ठेवून जन्म पावतो हे पहा रजतम या गुणांना जिंकून जेव्हा गुण या देहात वाढतो तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी वसंत ऋतूमध्ये कमले फुल्यावर त्यांचा वास जसा चहूकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून बाहेर निघते सर्व इंद्रियामध्ये विवेक अगदी राबत असतो आणि खरोखर हाता हातापायानेही डोळे येतात सत्कर्म कोणते व दुष्कर्म कोणते हे त्यांना समजते विचार करायचीही आवश्यकता नसते राजहंसापुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यावर जसा त्याचे चोचीच्या टोकाने त्या दोहोंचा निवाडा होतो त्याप्रमाणे व अर्जुना इंद्रियेच बऱ्या वाईट कर्माची पारख करतात व नियम हा त्याची सेवा करतो न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याचे कानच ऐकत नाही न पाहण्यासारख्या वस्तू त्याचे डोळेच पाहत नाहीत जे भाषण बोलू ते त्याची जीभच बोलत नाही काळोख जसा दिव्यासमोर न येता नाहीच होतो त्याप्रमाणे त्याची इंद्रियेच त्याच्यासमोर निषिध कर्मे येऊ देत नाहीत हे पहा नदी जशी पर्जन्यकाली पाण्याने उचंबळू लागते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीचे ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो ज्याप्रमाणे पौर्णिमेचे दिवशी सर्व आकाशातच चंदाचा प्रकाश पसरतो त्याप्रमाणे त्याचे वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पडतो त्याच्या सर्व वासना नाहीशाहून प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही त्याचप्रमाणे त्याच्या मनाला विषयांचा वीट येतो याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणे दिसत असता जर त्याचा काळ झाला किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबत्ता झाली तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला आणि अशा समिती जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत अशी न घडणारी गोष्ट घडल्यास असा सर्वत्र आनंद होतो त्याचप्रमाणे घरात पुष्कर संपत्ती असून तिचा दानधर्म करण्याकडे विनियोग हो केला तर त्यापासून इहरुखी कीर्ती होऊन स्वर्ग लोकांची प्राप्ती का होणार नाही अर्जुना अशा रीती ते आचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठून असणार त्याचप्रमाणे सत्वगुण वाढला असता नंतर तो दुसऱ्या कोठे जाईल कारण उत्तम आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाण ते शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो अशा रीतीने जो देह ठेवतो तो, दे तो केवळ सत्वाची मूर्तीच बनतो फार काय पुन्हा ज्ञानात जन्म घेतो हे धनुर्धरा राजा आपल्या गादीवर असताना जर डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणीही काही कमी पडते का सांग बरे किंवा बाबा व हो बुद्धी ज्ञानात तरंगू लागते नंतर महत्त्वादिकांचा विचार करून तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न होतो तेराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे छत्तीस तत्वाहून सदतीसावे सांख्य मताप्रमाणे चोवीसाहून पंचवीसावे व तीनही गुणाहून निराहेौथे ब्रह्म असे ते सर्वात उत्तम व ज्याचे त्याला ऐक्य प्राप्त झाले आहे असा देह तो धारण करतो याचप्रमाणे पहा कि तमोगुण व सत्व गुण यास दाबून ज्या रजोगुण वाढतो व ज्यावेळी तो शरीर रूप गावात आपली कृती तोहोकडे प्रगट करतो तेव्हा त्याची लक्षणे जसे असतात वर सुटल्यावर ज्याप्रमाणे ती सर्व जिन्सां एकत्र करून वर उडवते त्याप्रमाणे इंद्रिये विषयाकडे मोकळी सुटतात परस्त्री दृष्टीस पडल्यावर ती कोणाची आहे याचा विचार होत नाही त्यामुळे शेळीप्रमाणे वाटेल तसा तो चरू लागतो लोभ इतका वाढतो की जी वस्तू ज्या ज्या सपाटात सपाट्यात सापडणार नाही तेवढीच काही ती बाजूस राहते अर्जुना हवा तो उद्योग याच्यापुढे आला असता तो करण्यास हा मागे घेत नाही की त्याप्रमाणे एखादे अवाढव्य देऊळ बांधणे किंवा अश्वमेध यज्ञ करणे असा अचाट छंदाच्या मागे लागतो एखादे शहर बसवावे किंवा मोठाले तलाव बांधावे अथवा विस्तीर्ण अरण्यात बागा कराव्यात याप्रमाणे अचाट कृत्य हाती घेतो आणि इह लोक इह परप्राप्तीची त्याची इच्छा कधी कमी होत नाही समुद्रही हार घेई व तीन कवडे किंमत येणार इतका याचा ये अभिलाष प्रबल होऊन बसतो याच्या इच्छेची धाव मनापुढे असते व सर्व विश्वही याला फिरण्यास पुरेसे होत नाही याप्रमाणे रजोगुण वाढून लक्षणे दिसू लागतात आणि अशा स्थितीत जर देहावसात झाले तर दुसऱ्या देहातही याच गुणाने युक्त होऊन मनुष्योने जन्म घेतो एखादा भिकारी सर्व जरी राजवाड्यात बसला तरी तो राजा होऊ शकेल का बैल जरी श्रीमान गृहस्थाच्या वर्हाळावरून गेला तरी त्याला कडबाच खावायस मिळतो म्हणून ज्या व्यापारात रात्रंदिवस विसावा नाही त्याच्या पंक्तीला हा जाऊन बसतो जो रजवृत्तीच्या डोहात बुडून मरतो तो काम्य कर घराण्यात जन्म घेतो त्याप्रमाणे पुढे रज आणि सत्वगुण यास नाहीसे करून तमुगुणवृत्ती जास्त वाढते त्याखाली देहात व बाह्यातकडे जे चिन्हे ती नीट लक्ष देऊ नये तर मन हे अज्ञानाने इतके भरून जाते की जणू काय चंद्र व सूर्य हे दोन्ही नसलेल्या अमावस्येच्या रात्रीचे आकाशच त्याचप्रमाणे अंतःकरण पूर्ण अज्ञानभरित होऊन तेथे विचाराची गोष्टही निघत नाही बुद्धी ही कठीणपणा दगडालाही मागे सरते आणि स्मृती देशोधडीस लागल्याप्रमाणे दिसते त्याचे शरीरावर अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडतो व त्याचे सर्व व्यापार मूर्खपणाचे असतात त्याच्या इंद्रियासमोर अनाचार उभा असतो आणि मेला असाही तो अनाचाराच्या क्रिया करतो ज्याप्रमाणे घोबडास अंधारे रात्रीही स्वच्छ दिसते त्याप्रमाणे इतर रोगांपेक्षा वाईट कर्मे करण्यास त्याच्या मनाला फार हौस असते त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करण्याचे त्याला फार हाव असून त्याचे इंद्रियांची धावही तिकडेच असते हा मद्य न पिताच गुंगतो संनिपात न होताच बरवू लागतो आणि प्रेमाशिवायच वेड्याप्रमाणे भुलतो त्याचे चित्त तर ताळ्यावर नसतेच परंतु ती काही समाधी या याप्रमाणे तो मोहाने उत्पन्न झालेला असतो मोहाने उन्मत्त झालेला असतो किंबहुना आपल्या सर्व सामुग्रीसह तमोगुण वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात आणि अशाच वेळी मरण आले तर दुसऱ्या जन्मेतो तमोगुणातच जन्म घेतो मोहरी पेरल्यावर आपले रूप सोडून ज्या वेळेस तिथे झाड होते त्यावेळेसही तिला जी फळे येतात ती मोहरीशिवाय दुसरे कुठून येणार त्याचप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात गेल्यावर अग्नि जरी विझला तरी तो ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी सर्व आपल्यासारखेच करील म्हणून आपल्या संकल्पात तमाचे आठवडे बांधून देह ठेवल्यावर पुन्हा जन्म घेणे तर तमोगुणातच येतो फार काय सांगावे तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु किंवा पक्षी अथवा झाड किंवा किडे यांचा जन्म पावतो श्लोकार्थ सोळावा यात पुण्यकर्माचे फल सात्विक आणि निर्मल रजोगुणाचे फल दुःख आणि तमगुणाचे फल अज्ञान हे आहे असे म्हणतात याच कारणास्तव सत्वगुणापासून जे उत्पन्न होते ते सुकृत हवे असे श्रुतीत म्हटले आहे म्हणून सत्वगुणापासून सहज सुख आणि ज्ञान अपूर्व फलास येते यास्तव सात्विक फल असे म्हणतात आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू वृंदावनाप्रमाणे वृंदावनाप्रमाणे दिसण्यात सुरेख असून अंतरयामी दुखद दुःखकारक असतात अथवा निंबोण्या ज्याप्रमाणे गम वरून दिसण्यात पिवळ्या झमघमीत असून विषाप्रमाणे कडू असतात त्याप्रमाणे रजगुणापासून होणारी फळे आहेत ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचाच अंकुर फुटतो त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया अज्ञानमयेत असतात श्लोकार सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान ही उत्पन्न होतात म्हणून बाबा अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाला सूर्य कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानास सत्वगुण कारण आहे आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपले स्वतःचे विस्मरण व्हावे लागते त्या त्याप्रमाणे लोभ उत्पन्न रजो गुण कारण होतो हे ज्ञानवंत मोह अज्ञान आणि प्रमाण या त्रिदोष समुदायाला तमोगुणच कारण आहे ज्याप्रमाणे तळहातावर आवळा घेऊन तो एखाद्या मनुष्यास प्रत्यक्ष दाखवावा त्याप्रमाणे विचारवंत मनुष्यास विचार करण्याकरता तिन्ही गुण वेगवेगळ्या स्पष्ट करून सांगितले तेव्हा रजा आणि तमा हे दोन्ही गुण म्हणजे नरकाचे मोठी साधने म्हणली आणि ज्ञानाची प्राप्ती सत्वापासून व्हावयाची नाही म्हणून ज्याप्रमाणेचा त्याग करून ज्ञानी चौथ्या भक्तीचा स्वीकार करतात कोणी आजन्म सात्विक वृत्ती धारण करतात श्लोकार्थ अठरावा जे सत्वगुणी आहेत ते देव योनीला पावतात जे रजोगुणी आहेत ते मनुष्य योनीला पावतात आणि कनिष्ठ गुणामध्ये असणारे जे तामस ते पश्वादयोनीला पावतात अशा प्रकारे जो सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात त्याचप्रमाणे जे राजेश वृत्तीचे आचरण करीत असतात देह त्याग करतात ते मृत्यूरोखी मनुष्ययोनी जन्म पावतात त्या मृत्यूरोखात सुख व दुःख यांची खिचडी एकाच खावी लागते एकाच देहास सुखदुःख भोगावे लागते व तेथे काही केल्याने मृत्यू टळत नाही आणि त्याचप्रमाणे तमो गुणाचे जे आचरण करतात ते देहांती नरकभूमी जाण्याची सनद मिळवतात अर्जुना याप्रमाणे सत्तेने वाढणारे तिन्ही गुण यांच्या लक्षणासह तुला स्पष्ट सांगितले परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुण कार्य करते आपण राजे झाले आहोत व आपल्यावर परचक्रार आले असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व अपजय आपणच होतो त्याप्रमाणे स्वर्ग मृत्यू पाताळ हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत गुणदृष्टी बाजूश ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच होत श्लोकार्थ एकोणीसाव जेव्हा जीव हा गुणाहून करता निराळा नाही असे पाहतो आणि आपण गुणांच्या पलीकडे आहे असे समजतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला पावतो पण हे बोलणे आता बाजूश ठेवू मात्र तू एवढे लक्षात ठेव की वस्तूपासून दुसरे काही नाही आता तुला मागील गोष्ट सांगतो ती ऐक जर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्यांच्या आकारासारखा दिसतो किंवा भूमी आणि पाणी यांचा आकार जसा झाडात दृष्टी स्पडतो कारण झाडात भूमी आणि उदक ही दो हीच दोन तत्वे आहेत अथवा दूध विरजले असतात जसे दहाच्या आकाराने दिसते किंवा उसाच्या आकाराने गोडी व्यक्त होते त्याप्रमाणे अंतकरणासह सूक्ष्म हो देहच हे तिन्ही गुण बनतो म्हणून त्यांच्या सपाट्यात तो, सा तो सापडतो परंतु अर्जुना हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणांची ही एवढी गुंतागुंत झाली असताही ज्ञानाना मोक्षाचा व्यवहार कमी पडत नाही गुणा गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहास जन्म मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवतात तथापि गुणतिततेची गुणतिततेची उणीव नसते अशा प्रकारे मुक्ती कशी सहज आहे ते आता तुला सांगतो तू तु ज्ञानकमलावरचा जणू भ्रमरत आहेस आणि चैतन्य गुणाप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तत्त्व तुला मागे तेराव्या अध्यात सांगितले आहे तेच हे हो तर पार्था ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणापासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते जागृत झाल्यावर जसे स्वप्न किंवा नदीच्या कठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब जसं पाण्यात पाहतो व पाणी हलवल्यावर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीस पडते किंवा नटाने वेष घेतल्यावर ज्याप्रमाणे तो त्याच्या गुणाने फसत नाही आपण मूळ कोण आहोत हे विसरत नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्यबुद्धी कायम ठेवून गुण नुसते पहावे ज्याप्रमाणे आकाशावर तीनही ऋतू होतात व जातात परंतु त्याचपासून ते अलिप्त असते त्याप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी रथ असतो त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्म नसून फक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणापासून होतात सत्व रजतम या गुणापासून निरनिराळे कर्मे जी होतात ती आपण न करता त्याला गुणच कारण आहे वनशोभेला जसा वसंत ऋतू कारण असतो परंतु तो अलिप्त असतो तसा मी सर्व क्रिया करीत असूनही अलिप्त आहे अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा सूर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा कमळाने विकसित व्हावे व तमाचा नाश व्हावा या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात परंतु सूर्य त्याकडे पाहत नाही त्याप्रमाणे माझ्याच सत्यने कर्मे होत असूनही मी, देहात मी हो, दे हो। या देहात अकर्ता आहे मी दाखवल्याने गुण दृष्टीस पडतात माझ्याच सत्येने गुण वाढतात व ते नाहीसे झाल्यावर जे बाकी राहते तेही मीच होय धनंजया याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणतीत होय श्लोकार्थ विसावा जीव हा देहापासून उत्पन्न झालेल्या तीन गुणांचा अतिक्रम करून जन्म मृत्यू वार्धक्य या दुखापासून मुक्त होऊन मोक्षाप्रद प्राप्त होतो मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो कारण गुणातीतपणाने त्याला टिळा केलेला असतो किंबहुना अर्जुना नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याप्रमाणे तो माझी सत्ता पावतो ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या जा दुसऱ्या फांदीवर बसल्यावरच राघू भ्रांती रहित होतो त्याप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणाच्या सपाटेत न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो हे ज्ञानवंता जो अज्ञानरूप निद्रेत मोठमोठ्याने घोरत पडलेला असतो तो स्वस्वरूपी मिळाल्यावर जागा होतो हे बघ अर्जुना त्याच्या हातून बुद्धिभेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुखदुःखरूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो मग हे वीरा देहाभिमानरूपी वारा व्हायचा बंद होऊन त्याच्यावरील जीव व ईश एकच रूपी लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात म्हणून असे होण्याबरोबर ते मजरूप होतात ज्याप्रमाणे वर्षाकाळच्या अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात पर्जन्यवृष्टी करीत नाहीत व त्याप्रमाणे मदरूप झाल्यावर तो जरी देहात असला तरी गुणांनी लिप्त होत नाही ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याचा उजेड आवरत नाही अथवा वडवान हा समुद्राच्या पाण्यानेही भिझत नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे ये शुद्ध ज्ञान मलिन होत नाही आणि आकाशातील चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पडले तरी तो जसा पाण्यापासून वेगळा असतो त्याप्रमाणे तो, त्या तो देहात असूनही गुणाने बद्ध होत नाही तिन्ही गुण त्याच्या देहात जर वास करीत असले तरी त्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही याप्रमाणे तो अंतरयामी निश्चळ असतो इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही साप आपले काठ टाकून ज्या वेळेस पाताळुकी जाण्यास निघतो त्यावेळेस जसे आपल्या कातीचे काय होईल इकडे लक्ष देत नाही तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात अथवा कमन उमलल्यावर त्याचा श्वास आकाशात निघून गेल्यावर ज्याप्रमाणे माघारा कमलकोशात येत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य पावल्यावर मग पुरुष ज्या ठिकाणी धर्माचरण वगैरे काही जाणत नाही म्हणून जन्म जरा मरण इत्यादी सहा गुण त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो ज्ञानाच्या ठिकाणी नसतो घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या म्हणजे त्यातील घटाकाश असे सहज महदाकाशात मिळते तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होणार याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात बोध झाला आहे तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असं मी म्हणतो मेघाची गर्जना ऐकून असा मोराला संतोष होतो तसा या श्रीकृष्णांच्या भाषणाने पार्थासोष पार वाटला श्लोकारविसावा अर्जुन म्हणाला हे प्रभो या तिन्ही गुणांना मागे टाकून पलीकडे गेलेला जीव कोणत्या चिन्हाने ओळखावा त्याचा आधार कसा असतो आणि तो तीन गुणांना कसा ओलांडून जातो अशा हर्षयुक्त अंतकरणाने तो वीर अर्जुन कृष्णास म्हणा ज्याच्या अंतकरणात असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय असतात तो गुणातीत कशा रीतीने वागतो व गुणांचे निवारण कसे करतो देवा आपण कृपेचे माहेरघर आहात तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांगा या अर्जुनाच्या प्रश्नास षडगुणेश्वर संपन्न श्रीकृष्ण परमात्मा काय उत्तर देतात ते ऐका ते पार्था हाच का तुझा प्रश्न है कारण गुणा तिथे ना उच्चार बोबरच ते आवरण क्याते हा प्रश्न संभवत नहीं ज्यादा गुणातीत मनत तो गुणाधीन खास नसतो अथवा गुणा राहटचला गुणा सपाट्या सापड़ नहीं पा गुणाश संबंध अधीन है कि नहीं कसे जाना शंका अल तो खुशाल विचार्च लक्षणें साम सो ऐसी श्लोकार्थ बावीसावा श्री भगवान म्हणाले अर्जुना जो ज्ञान कर्म कर्मप्रवृत्ती आणि अज्ञान ही प्राप्त झाली असता द्वेष करीत नाही व नष्ट झाली असता त्यांची इच्छा करीत नाही तर जरी रजोगाचा अंकुर फुटून तो प्रवृत्ती मार्गात घडून गेला तरी मीच कर्म करणार आहे असा अभिमान त्याला उत्पन्न होत नाही अथवा कर्म नाहीसे झाल्यावर त्याच्या बुद्धी वाईटही वाटत नाही किंवा सत्वगुण वाढल्यावर ज्या वेळेस सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळेस माझ्यासारखा दुसरा कोणी विद्वान अशा संतोषात जो घडून जात नाही अथवावर अज्ञानामुळे मनात खेदही बाळगत नाही किंवा मोह उत्पन्न झाला असता ज्ञानाची इच्छा करीत नाही त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला असता कर्मे नाही व त्यापासून दुःखही मानित नाही सकाळ दुपार संध्याकाळ यांची जी गणना तसा जो देहा उत्पन्न होना गुणाक लक्ष देते जो ज्ञा है दुसर ज्ञापनी अपेक्षा का ही है समुद्र पावस की गरज है का अथवा कर्म करीत मी करना अभिमान हो अथवा मोह उत्पन्न ज्ञान नष्ट होनपुर जलतो का हे बग, श्लोकार उदासीनाप्रमाणे असणारा जो गुणापासून विकार पावत नाही गुण करते आहेत असे मानूनच आपण स्थिर राहतो काही करत नाही त्याप्रमाणे गुण व शरीर हे आपणच असल्यामुळे ते आले किंवा गेले तरी त्यापासून सुख किंवा दुःख होत नाही अशी ज्याची पक्की समजत असते तो वाटसरू वाटेने मुक्कामा करता उतरतो त्याप्रमाणे उदासीन वृत्तीने देहात वास करतो ज्याप्रमाणे रणभूमीवरील निशाण कोणाचाही जय अथवा पराजय झाला असता तज्जन्य हर्षशोकापासून अलिप्त असते त्याप्रमाणे होऊन काही कर्मे करीत नाही किंवा देहातील प्राण हा रक्षणापुरते मिष्ट किंवा कसलेही अन्न खात घातले असता त्याची चव पाहत नाही अथवा अतिथी काहीही जेवायस घातले तरी ते खातो किंवा चव्हाट्यावरील जाग्यावर कोणीही बसला तरी ती जशी उदासी असते अर्जुना मृगजलाच्या लाटाने मेरू पर्वत जसा ढळत नाही तसा जो गुणांच्या येण्या जाण्याने अंतरयामी ढळत नाही फार काय सांगावे असे पहा की आकाशात जरी वायू नेहमी फिरत असतो तरी ते कधी वाऱ्याने हल्ले आहे का ज्याप्रमाणे जागृतावस्थेत असलेल्या मनुष्यास स्वप्न फसवीत नाही त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुष गुणविकाराने फसत नाही तो करून ते ते ते गुण उदासी गुण करो, गुण आशा करो किंवा तमोगुण मोहादिका ज्ञानात बुडो तरी त्यापासून याला बाधा होत नाही पहा कि आपल्या सत्तेने या सर्व गुणांच्या चेष्टा होत आहेत असे समजतो तो सूर्य जसं लोकव्यवहारात साक्षीभूत असून अलिप्त असतो समुद्रात भरती येते सोमकांत म्हणजे पाझर चंद्र विकासी कमले उमलतात या क्रिया जरी चंद्रापासून होतात तरी तो जसा अलिप्त असतो किंवा गगनात वारा पुष्कळ वाहतो पडतो तथापि गगन ज्याप्रमाणे निश्चळ आहे त्याप्रमाणे गुणाने जरी पुष्कळ गडबड केली तरी त्यांच्या सपाट्यात तो सापडत नाही अर्जुना याप्रमाणे गुणातिताची चिन्हे तुला सांगितली आता त्याचे आचरण कसे असते ते सांगतो एक श्लोकार्थ श्लोकारवा दोष सुखदुःख समान जाणणारा आत्मस्वरूपी स्थिरा असणारा माती दगड सोने सारखे मानणारा प्रिय व अप्रिय समान मानणारा धैर्यवान आपली निंदा किंवा स्तुती सारखी मानणारा अर्जुना ज्याप्रमाणे वस्त्राच्या आत आणि बाहेर सुतावचून दुसरे काही नाही त्याप्रमाणे जो मदरूप झाला आहे त्याला सर्व चलाचलात माझ्या रूपाशिवाय दुसरे काही दिसत नाही म्हणून ज्याप्रमाणे ईश्वर आपल्या शत्रूस व भक्तास सारखीच मुक्ती देतो त्याप्रमाणे सुख आणि दुःख प्राप्त झाले असता मन ताजव्याप्रमाणे समतोल राहते बाकी देहरूप जलात मनरूपी मासा खेळत असला तर म्हणजे सुख आणि दुःख त्याची सहज बाधा होते आता विमान सोडून आत्मरूप झाल्यामुळे बीज पेरून धान्य आल्यावर त्या जसा बीजाचा परिपाक होतो किंवा गंगा समुद्रात मिळून गेल्यावर जसा तिथे खळखळाट आपोआप बंद होतो त्याप्रमाणे अर्जुना ज्याने आत्मस्वरूपी लय पावले आहे तो देहात असला तरी सुखाने दुःख यापासून बाधा पावत नाही घराच्या खांबास ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस ही दोन्ही सारखीच आहेत त्याप्रमाणे देहातील आत्म्यास सुख आणि दुःख ही दोन्ही सारखीच आहेत कारण तो गुणापासून अलिप्त असतो त्या ज्याप्रमाणे निजलेल्या मनुष्याचे एका अंगास साप व दुसऱ्या अंगास उर्वशी जरी असली तरी त्या दोघांची सारखीच योग्यता असते त्याप्रमाणे जो, जो आत्मस्वरूपी लीन झाला आहे त्या सुख आणि दुःख यांची सारखीच योग्यता आहे म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यांची सारखीच किंमत आहे आणि रत्न और धोडायात ही तो भेज जाने नहीं। स्वर्ग सुख घरी तालत अथवाकर आत्मस्वरूप भंग हो मेले जसे जीवंत हो जला उगवत नहीं क्या आत्मस्वरूपा विषय जी साम्य बुद्धि तिथा कशाने ही भंग होदेव है को स्तुति करो कि नीच है मनुन को निंदा करो परंतु राग झाल्यावर तिला ज्याप्रमाणे जळण्याची अगर विझण्याची भी भीती राहत नाही त्याप्रमाणे निंदा किंवा के स्तुती केली असता त्यापासून त्याला राग अथवा लोह उत्पन्न होत नाही हे पहा सूर्याच्या घरी अंधार किंवा दिवा यांची गोष्टच बोलण्यास नको कारण तो सदोदित स्वयंप्रकाशच आहे श्लोकार्थ पंचवीसावा ज्याला मान आणि अपमान हे सारखे आहेत मित्र व शत्रू हेही सारखेच आहेत आणि तो कोणत्याही कर्माचा आरंभ करीत नाही त्याला गुणातीत असे म्हणावे ईश्वर समजून त्यांची पूजा केली अथवा तोर समजून मार दिला किंवा हत्ती घोडे रस वगैरेने वेष्टीत करून त्याला राजा बनवला अथवा आप्त जवळ येऊन बसले किंवा वैरी जवळ येऊन बसला तथापि त्याला सर्वच त्याप्रमाणे सूर्याचे ते तेजास रात्र व दिवस माहीत नसतात आकाशावर सहा ऋतू जरी येऊन गेले तरी ते ज्याप्रमाणे अलिप्त असते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला विषमता ही कधी ठाऊक नसते त्या ते ठिकाणी आणखी असे दिसते की तो कोणतेही व्यापार करीत नसतो तो कोणतीही गोष्ट आरंभी नाही प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे जळून जातात ये लोक अथवा परलोक यांच्याविषयी ज्याच्या मनात विचारच येत नाही परंतु सहजानुसार जे जे प्राप्त ते, ते तो सेवन करते जो सुख आनंद मानित नहीं वो दुख दुखे क्षीण मानी नहीं पाषाणा प्रमाण जैसे मन कठिन है तो प्रमाण तो मनाते काही का ही एक व्यापार करीत नहीं तुला कि स्पष्ट संगू तो अचरण आए तो गुणातीत अष्ण मनत तसे गुणातीत होनेकर गुणां बाधा को उपायाने होत नहीं ते तुला संगत ऐक श्लोकार्थ सवी सवा आणि जो एकनिष्ठ भक्तीने माझी सेवा करतो तो या तीन गुणांना उत्तम प्रकारे जिंकून ब्रह्मरूप योग्य होतो तर जो माझे एकनिष्ठ मनाने भक्ती करतो तो या गुणांचा नाश करू शकतो तर मी कोण माझी भक्ती कशी कराव्याची एकनिष्ठपणाचे काय लक्षण या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत तर अर्जुना ऐक मी या जगात असा आहे की रत्नाचे तेज वरत्न, रत्न हे जसे एकच आहे अथवा पातळपणा व पाणी अवकाश व आकाश गोडी आणि साखर ही जशी भिन्न नसून एकच आहेत बिस्तव व ज्वाला ही एकच आहेत कमळाच्या पाकळ्या हेच कमळ झाड हेच कमळ झाड हेच फांद्या फळे वगैरे ज्याप्रमाणे थंडी व ज्या ठिकाणी थंडी वास करते तो हिमालय पर्वत ही दोन्ही एकच आहेत व दूध विरजले म्हणजे ज्याप्रमाणे त्याला दही म्हणतात त्याप्रमाणे विश्व म्हटले म्हणजे ते सर्व मदरूपच आहे पहा की चंद्राचे कला पाहणे झाल्यास ती जशी चंद्रापासून सोलून काढावी लागत नाही का की दोन्ही एकच आहेत तूप जरी थिजले तरी त्याच स्थितीतही ती असते किंवा कंकण आटवून जरी त्याची लगड केली नाही तरी ते जसे सोनेच होय वस्त्र फाडून त्यातील तंतू जरी निराळे केले नाही तरी ते जसे तंतुमयच आहे व फडके व मडके फोडून विरवले नाही तरी ती ज्याप्रमाणे मातीच होय त्याप्रमाणे विश्व लयास गेल्यावर मग माझी प्राप्ती करून घ्यावी अशातला प्रकार नसून सकटस मला जाणले पाहिजे अशा ऐक्यबुद्धीने जे मला जाणणे त्यालाच माझी एकनिष्ठ भक्ती करणे म्हणतात आणि मी व विश्व या दोहोच जर भेद आहे अशी कल्पना केली तर ती व्यभिचारी भक्ती होते याकरता भेद न मानता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्यासह मी या जाण सोन्याची सोन्याच्या दागिन्यावर बसवली तरी त्या दोघो हो ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात तसा मी व विश्व बदल ऐक्यबोध व्हावा भूमीवर रजक कण आणि हिमालयावरील हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी आणि हिमालय याहून निराळे नाही त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण लाट कितीतरी लहान असली तरी ती जशी समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळे नाही अशा प्रकारे सर्वत्र ऐक्यता आहे अशी जी दृष्टी फागते तिलाच आम्ही भक्ती असे म्हणतो आणि याच बुद्धीने याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचे इसार हेच आहे समुद्र आणि मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना भक्ती आणि भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशास व सर्व आकाशास जसा जोड नाही तसा जो आपल्यात आणि आत्मस्वरूपात भेद न मानता ऐक्य आहे असे जाणतो सूर्याची प्रभा प्रतिबिंबा सूर्या नटलेली असते त्याप्रमाणे त्याला अहम ब्रह्म अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म आणि विश्व यात अंतर दिसत नाही याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर तीही पुढे आपोआपला पाव हे पांडवा ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरल्यावर या विरणे आपोपस रहते कि गवत जाव ही आपोपस विधून जाता ज्या ज्ञापन ब्रह्मा चे ते से ऐक्य होते ज्ञान ही मगुना नहीं होते मी पलिक आहे व भक्त अलीक है भाष नहीं साहून दोगा मधी अनाद ऐक्यवल उरते किटी अथिति प्राप्त गुणा ते जिंका अं मे उरत नहीं कारण ऐक्य तेही मागहून नाही सेवतात किंबहुना हे मर्मज्ञान या जसेच ब्रह्मत्व असे म्हणतात आणि जो माझी भक्ती करतो त्यालाच ही प्राप्त होते अशा लक्षणाने या जगात जो माझा भक्त होतो त्याला ब्रह्मता माळ घालते ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहतात चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होतो पार्था या ब्रह्मप्राप्तीलाच साईज्यमुक्ती म्हणतात व हिलाच चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष असे म्हणतात परंतु ब्रह्मत्व पाहण्याकरता माझी आराधना हा जिना हो तेव्हा हे प्राप्त झाल्यावर मी आणि माझ्या प्राप्तीकरता करावयाचे साधन हे दोन्ही निराळे आहेत असे समजशील तर माझ्यापासून ब्रह्मनिराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको श्लोकार्थ सत्ताविसावा कारण अविनाशी व निर्विकार अशा ब्रह्माचे सनातन धर्माचे व अखंड अशा सुखाचे स्थान मी आहे हे पांडवा ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच होय व मलाच ही नावे आहेत पहा की चंद्राने आणि त्याचे मंडल हे ज्याप्रमाणे दोन नाही त्याचप्रमाणे हे मर्मज्ञ अर्जुना मी आणि ब्रह्म यात भेट नाही ते ब्रह्म नित्य निष्कंप न आवरारे धर्मरूपी व अपार सुख दे अद्वितीय है अज्ञाता नाश कर ज्ञान ज्यापी लय पावते सिद्धांता ने शेवते स्वरूप हो एकनिष्ठ भक्त जो आवड़ता परमां तो शूर पार्थास संगता आला धृतराष्ट्र संजयास मनाला कि यह गोष्ठी तुला कोसल व्या तू माला व्यर्थस का संगत माझ्या मुलांच्या विजयाची गोष्ट मला सांगून माझी शंका फेड त्यावेळेस संजय आपल्या मनात म्हणतो अरे या गोष्टी सोडून दे संजय मनात विस्मय पाहून आपल्यास फार उत्तम गोष्ट ऐकण्यास सापडली असे मानून म्हणाला दैवगती काय विचित्र आहे की याला युद्धाचीच आवड आहे तरी कृपादेव भगवान संतुष्ट होऊन याच्या मनात विवेक रूपे औषध घालून याचा मोहरूपी महारोग नाही साकारत संजय अशा प्रकारे मनात विचार करतो आहे इतक्यात कृष्णार्जुनाच्या संवादाकडे लक्ष जाऊन त्याच्या चित्तात आनंदाचा महापूर आला म्हणून मनात हर्षयुक्त होऊन श्रीकृष्ण काय म्हणाले ते तो सांगेल निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले त्याच्या बोलण्याचा भाव मी तुमच्या हृदयात ठसवीन तो ऐका इथे श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम श्लोक सत्तावीस ओव्या चारशे पंधरा समाप्त आहे